पुस्तक बदलतं विश्व 2020, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट नवी रिक्षामुळे पूरक व्यवसायाला बहर मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला आणि सर्वात आधी बस रेल्वे व रिक्षा बंद करण्यात आल्या एकाएकी रिक्षाचालकांवर कुराड कोसळली त्यांना रोजीरोटीसाठी पर्याय शोधण्याशिवाय पर्यायच उरला नाही प्रकाशही त्यातून सुटला नव्हता प्रकाशने दहा वर्षापूर्वीची रिक्षा विकून नवीन रिक्षा घेऊन फक्त एक वर्ष झालं होतं त्याचे भरणसाठ हप्ते तो भरत होता विविध शाळेतील मुलं वेळेवर आणून व नेन सोडत असल्याने सर्वच पालकांचा त्याच्यावर खूप विश्वास होता रिक्षातही नियमाप्रमाणे मुलं बसून तो नेत असल्याने मुलंही त्याच्यावर खुश असायची नाही तर काही रिक्षा मुलांना कोंबून भरल्यासारखी भरायची पण प्रकाशने याबाबत नियमांचं पालन काटेकोरपणे केलं होतं लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि प्रकाशची रिक्षाही उभी करून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता प्रकाशचं शिक्षण फारसं नसलं तरी व्यवहारित ज्ञान मात्र त्याचं चांगलं होतं बँकेत रोज काही ना काही बचत तो करत असे त्याची पत्नी उर्मिला ही देखिल कामसु असू आणि मन मिळवू घरकामात ती आपला वेळ घालवी व मुलांकडे लक्ष देई सारिका आणि गौरी या तिच्या दोन मुली अतिशय गुणी अभ्यास अतिशय मन लावून करत सारिकाचं सा शिक्षण होऊन कंपनीत कामाला लागली होती आणि गौरी दहावीला गेली होती उर्मिलाला बरेचदा घरात राहून काही करावे असे तिला वाटे परंतु प्रकाश तिला हसत तुला काही करण्याची गरज नाही आपल्या कुटुंबापुरतं मी व्यवस्थित कमावतो आहे ना आणि तुला घरात का कमी काम असतं तू आपलं घर नीट सांभाळ आणि मी रिक्षा सांभाळतो पण आता लॉकडाऊनमुळे रिक्षा उभी राहिली आणि आर्थिक चणचण बासायला सुरुवात झाली हप्ते कसे भरायचे आणि घर कसं चालवायचं चा, हा मोठा प्रश्न उभा राहिला सारिका मात्र दोघांना धीर देत म्हणत असे मी आहे ना काही काळजी करू नका तिच्या कंपनीनेही वर्क फ्रॉम होम करायला सांगितले ती देखील घरून काम करू लागली पाच रुपये पण तेही किती दिवस येतील याचा काही अंदाज नव्हता गौरीचे महत्वाचे दहावीचे वर्ष तिचेही ऑनलाईन क्लास सुरु झाले आता घर चालवायचं म्हणजे काहीतरी केलेच पाहिजे असे उर्मिलाला प्रकर्षाने वाटायला लागले एक महिना लोटला लॉकडाऊन संपण्याची चिन्हे नव्हतीच काही अडचणीच्या वेळी प्रकाशला ओळखीचे लोक रिक्षा घेऊन बोलावत एकावेळी एक जण घेऊन तो सोडवी तेवढेच पैसे हातात येत उर्मिला सारिकाला म्हणाली मी घरच्या घरी कमी खर्चात काहीतरी करू शकेन सारिकाने लगेच उत्साहाने म्हटले अगं आई तू नक्की करू शकशील उर्मिला म्हटली या काळात बनवलेले पदार्थ कोणी घेणार नाही पण कोरडे पदार्थ तयार करून पॅकिंग करून विकले तर विक्रीतून आपल्याला नक्की फायदा होईल मग लगेच सारिकाने वही पेन आईला देत म्हणाली यावर तू यादी कर की तू घरात बसून व कमी खर्चात काय करू शकते उर्मिलाने वही घेतली पेनाने ती एक एक नाव लिहायला सुरुवात केली विविध प्रकारच्या वाती फुलवाती ढोकळ्याचे पीठ शिंगाड्याचे पीठ धनेजिरे पावडर इडलीचे मिक्स दाळबट्टीचे पीठ असे अनेक नावे उर्मिलाने लिहिले सारिकाने सर्व नावे वाचली आणि आई तू किती नावी लिहिली आहेस आणि खरंच याची सध्या प्रचंड मागणी आहे आता उर्मिलाने प्रकाशला ही आयडिया सांगितली प्रकाशला होकार दिल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि तर तोही आता यात सहभागी होणार होता रिक्षाचा आता वेगळ्या प्रकारे उपयोग होणार होता ते म्हणजे केलेल्या मालाची ने करण्यासाठी सर्वांचाच उत्साह एकदम वाढला महिनाभरात आलेला तान बाजूला सारून सगळेच जण कामाला लागले प्रकाशने एक बॅनरचे डिझाईन तयार केले आणि ते सर्वात आधी रिक्षावर तिन्ही बाजूंनी लावले रिक्षा कोठेही नेली तरी ते सर्वांना वाचून कळावे फोन नंबरही मोठ्या अक्षरात असल्याने तो दुरूनच दिस प्रकाशने त्याच्या सर्व ओळखीच्या गिरायकांची यादी बनवली सारिकाने त्या यादीचा एक व्हॉटसअप ग्रुप बनवून दिला छोटे डिझाईन बनवून काय काय व किती किमतीत मिळेल याची यादी टाकली सुबक डिझाईन व रास्त किंमत असल्याने गिराईकांचा प्रतिसाद यायला सुरुवात झाली उर्मिलाचे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे स्वप्न साकारायला सुरुवात झाली होती अंगी असणारे व काळाच्या उगात मागे पडलेले गुण आता खऱ्या अर्थाने उपयोगी पडणार होते कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत तशी वेळ आता उर्मिलाला मिळाली होती एक उभरता उद्योग तिला आनंद देणारा आणि घराला हातभार लावणारा ठरणार होता सर्व आणि रोजही प्रत्येक कुटुंबात देवपूजा केली जाते फुलं जशी वाईली जातात तसे दिव्यासाठी वात आणि आरतीसाठी फुलवातही लागतेच घरात बसून अगदी निगूतेने आणि सुबक केलेले असेल तर गिराई घेणारच शिवाय कच्चा माल म्हणजे चांगल्या प्रतीचा कापूस उर्मिलाने सुरुवात केली पहिल्याच दिवशी दोनशे वाती आणि शंभर फुलवाती तयार करून झाल्या आणि दुसऱ्या दिवशी विकून नफाही फोन पेणे हाती आला उर्मिलाचा आनंद गगनात माविण्याचा झाला फक्त चूल आणि मूल यात गुरफटलेली उर्मिला प्रकाशचा संसार करत होती पण स्वतःचं अस्तित्व ती आता खऱ्या अर्थाने सिद्ध करायला तिने सुरुवात केली होती प्रकाशलाई उर्मिलाचे अंगी असलेल्या गुन्हाची या लॉकडाऊनमुळे जाणीव झाली आणि तोही प्रोत्साहन देऊ लागला झालेल्या मालाची प्लास्टिकमध्ये व्यवस्थित पॅकिंग करू लागला सारिका आणि गौरी त्यांना वेळ मेल तशी मदत करू लागल्या त्यांनीही त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्यवसायाची माहिती दिली त्याचे फोटो व किमती पाठवल्या प्रतिसाद हळूहळू वाढायला लागला उर्मिलाने आता धनेजिरेपूड मेतकूट बट्टीपीठ डोकळापीठ तयार करण्यासाठी सर्व कच्च्या मालाची यादी केली खर्च किती येईल ते लिहून काढले विक्री किंमत ठरविली उर्मिलाचं काम पहिल्यापासून तसं नीट नेटकं आणि स्वच्छ कोरोना संकटात हा व्यवसाय टिकवायचा म्हणजे मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळूनच सर्व गोष्टी सर्वजण करत असत घरचीच रिक्षा असल्याने गिराईकांनाही काळजीचे कारणच नव्हते पैसेही फोन पेने येत होते मास्क सॅनिटायझरचा वापर करून प्रकाश घरी माल पोचत असल्याने अधिक सुरक्षितता होती आणि त्यामुळे माऊथ पब्लिसिटी व्हायला वेळ लागला नाही ऑर्डर्स भरपूर यायला लागल्या उर्मिला व प्रकाशचा दिवस कव्हा सुरु होई आणि क्व्हा संपण्याच झाल रिक्षा बंद आणि आपले कस या विचाराने हातावर हात धरून बसण्यापेक्षा उर्मिलाच्या विचाराने आणि कृतीन किव्हाच मात कली होती रिक्षाचा यापक्षा चांगला उपयोग काय होऊ शकतो अस आता कुटुंबातील सर्वांना वाटायला लागल तिसऱ्याच महिन्यात घर चालवून नफा शिल्लक राहिला आणि प्रकाशन छोटी गिरणी मिळकत आता अधिक लवकर सर्व दळून तयार होणार होत धने जिरेपूड मेतकूट एके दिवशी उर्मिला दळत असकाश ते मोजून लेबन लावून पॅक करत अस या दोन गोष्टींची प्रचंड मागणी वाढली आणि खराब न होणाऱ्या वस्तू असल्याने वेळ असेल तेव्हा तयार करून ते पॅक करून ठेवू लागले उर्मिलाने मग ढोकळा पीठ व बट्टीच्या पीठाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली विविध गोष्टी बनवल्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची सतत मागणी होत राहील याची पूर्ण कल्पना उर्मिलाला आली होती उर्मिलाने स्वप्नातदेखील आपण असे व्यवसाय करू असे वाटले नव्हते पण हा व्यवसाय आता बहरायला लागला होता तिला मदतीसाठी दोघींची गरज होती मग ओळखीतीलच आणि सर्व नियम पाळणाऱ्या तिने दोन बायकांना मदतीसाठी घेतले दररोजच्या कामाचा मोबदला त्यांना देऊ लागली लॉकडाऊनमुळे त्यांची भांडी धुण्याची कामं गेली होती हे काम मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी कोणीतरी मदतीला धावून आल्यासारखंच होतं दोघीही आनंदानं आणि व्यवस्थित काम करू लागल्या उर्मिलाचा भार आता थोडा हलका झाला चार महिन्यानंतर रिक्षा चालवण्यास परवानगी मिळाली शाळा मात्र बंदच होत्या पण अधिक सुरक्षितता म्हणून प्रकाशने बाहेर रिक्षांना चालवता फक्त माल नेआण करण्यासाठीच वापरायचा हा निर्णय घेतला लॉकडाऊन तीन महिन्याचा पण उर्मिला आणि प्रकाशच्या जीवनात कायमचा व्यवसाय स्थिरावला तो खऱ्या अर्थाने लॉकडाऊनमुळेच